अध्याय दोनशे पंधरावा ब्रह्मप्राप्त्युपायन कथन भीष्म मनाले ज्यांचा परिणाम दुःखरूपी आहे अशा विषयांच्या ठिकाणी आसक्त झालेल्या प्राण्यांना क्लेश भोगावे लागतात जे महात्मे विषयासक्त होत नाहीत त्यांना परमात्म प्राप्ती होते जन्म जरा आणि मृत्यू इत्यादिकापासून जे शरीर आणि मानस दुःख उत्पन्न होते त्याने सर्व लोक व्यापून गेले आहेत इकडे दृष्टी देऊन ज्ञानी मनुष्याने मोक्ष मार्गाकडे वळावे काया वाचा मने करून शुद्ध असावे अहंकाराचा संसर्ग होऊ देऊ नये शांतीचे अवलंबन करावे निस्पृह होऊन भैक्षवृत्तीने राहावे म्हणजे ज्ञानप्राप्ती होऊन सुखानुभव मिळतो मन, सुखान हो मन भूतदेमुळे देखील एखाद्या वस्तूच्या ठिकाणी आसक्त होऊन बद्ध होते यास्तव त्या आसक्तीपासूनही अलिप्त राहावे जग हे कर्माचे फळ आहे हे, हे लक्षात ठेवावे शुभ असो अथवा अशुभ असो जे कर्म केले असेल त्याचे फळ भोगावे लागते यास्तव शरीराने अथवा बुद्धीने जे काही करावयाचे असेल ते शुभ करावे ती शुभ कर्मे म्हणजे अहिंसा सत्य सर्व प्राण्यांच्या विषयी क्षमा आणि सावधानता ही होत ही ज्याचे ठिकाणी असतील त्याला सुखाची प्राप्ती होते या धर्माचे आचरण करून प्राण्यांचे ठिकाणी आसक्त होणाऱ्या अंतःकरणाच्या ज्ञानबलाने निग्रह करावा केव्हाही वाईट गोष्टीचे चिंतन करू नये वाईट गोष्टीची अथवा अयोग्य वस्तूची इच्छा करू नये अशुभ गोष्ट मनातही आणू नये प्रयत्न करून अंतःकरण मोक्षमार्गाकडे अशक्त करावे प्रयत्नाचे फळ अवश्य मिळते फलप्राप्ती होईल अशा प्रयत्न आणि वेदांत श्रवण यांच्या योगाने अज्ञ अशाही अंतकरणाची ज्ञानमार्गाकडे प्रवृत्ती होते धर्माचे तत्व सूक्ष्म आहे हे लक्षात घेऊन शुभ भाषण करू इच्छिणाऱ्या पुरुषाने जिच्या वियोगाने कोणास अपकार होणार नाही व जी निर्दोष आणि सत्य असेल अशीच वाणी उपयोगात आणली पाहिजे त्या वाशी षपपणाचा संपर्क नसावा ती कठोर धातुक अथवा दुष्टपणाची नसावी व अशा ही भाषण अंतकरण बेमान न होऊ देता थोडेच करावे हा संसार वाणीमुळेच बद्ध होऊन जातो व्यास्त व बंधनास कारणीभूत न होईल अशा प्रकारची शुभवाणीच उपयोगात आणावी वैराग्य उत्पन्न झाल्यास निश्चित अशा अंतकरणाने आपण केलेले तमोगुणमय कर्म वाणीने उच्चारावे कारण अशुभ कर्म उच्चार केल्याने नष्ट होते इंद्रिये प्रवृत्तीपर बनली म्हणजे मनुष्य कर्म करू लागतो आणि त्या योगाने त्याला कदाचित इहलोकीही दुःखच होऊन पुढेही नर्ग होते यास्तव कायावाच्या मने करून इंद्रियनिग्रहच करावा ज्याप्रमाणे मेषाचे मांस चोरून त्याचा भार धारण करून चोर भीतीने भलत्याच दिशेकडे जाऊ लागतात त्याप्रमाणेच कर्माचा भार वाहणारा प्राणी संसाररूपी भलत्याच मार्गाकडे वळतो पण ज्याप्रमाणे चोराला आपण जात आहोत ती दिशा आपणाला प्रतिकूल आहे असे कळून आले म्हणजे तो मांसभर टाकून मांसभार टाकून देऊन सुखाने चालता होतो त्याप्रमाणे आपली दुशा चुकत आहे असे ज्ञान झाल्यावर रजोमय आणि तमोमय कर्मांचा सन्यास करणारा मनुष्य मुक्त होतो संशयाचा उच्छेद करून निर्व्यापार स्थितीत राहणारा सर्व प्रकारच्या विषयांचा त्याग करणारा एकांतवासात राहणारा लघु असाच सात्विक आहार करणारा तपोनिष्ठ जितेंद्रिय ज्ञानाच्या योगाने क्लेशाची व उत्कृष्ट करून परब्रह्माची प्राप्ती करून घेतो ज्ञान संपन्न आणि जितेंद्रिय अशा पुरुषाने शेवटी वेदांत वाक्यजन्य बुद्धिवृत्तीचाही निग्रह करावा आणि तद्वारा मनाचा व मनाच्या योगाने मनोमय अशा विषयांचा निरोध करावा योगी पुरुषाने इंद्रियांचा जय करून अंतःकरण वश केले म्हणजे त्या स्थितीत त्याच्या इंद्रियांच्या ठिकाणी त्या त्या, त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री अशा देवता प्रकट होतात आणि इंद्रियांचा नियंता जो योगी त्याचपुढे त्या आनंदाने प्राप्त होतात अंतक त्या त्यातांचा संपर्क घडला म्हणजे ब्रह्म साक्षात्कार होतो व पुढे हळूहळूचाही लय झाला म्हणजे योगी ब्रह्मस्वरूप बनून जातो योगजन्य फलाची अर्थात ऐश्वर्याची इच्छा नसेल तर निरोध प्रधान अशाच योगाचे आचरण करून ब्रह्मप्राप्तीच्या मार्गास लागावे सारांश योगा करीत वृत्तीचे स्वरूप जसे बनेल, तसे आचरण होतेभूत वृत्ति ऐसी न होता योगाच निर्विवेश अशा परब्रम्ह की प्राप्ति होते धान्या कण शिजवले उड़ीद वाफ देऊन तयार केलेले जवाचे पीठ सक्तू फळे आणि मुळे यांच्या योगाने आहाराच्या कामे क्रमाक्रमाने उपयोग करावा ज्ञान प्रवृत्तीला ज्याच्या योगाने प्रतिबंध होणार नाही असा देश काल व देश आणि काल यांचे ठिकाणी उत्पन्न होणारा सात्विक आहार कोणता आहे याचा सूक्ष्मपणे विचार करून आहारा विहारा विषयीच्या आचरण करावे प्रवृत्ती मार्गाच्या मागे लागून योगामध्ये विघ्न उत्पन्न होईल असे करू नये ज्याचा ज्ञानाशी संबंध असेल अशा प्रकारचे कर्म हळूहळू वाढवीत असावे असे केल्याने सूर्याप्रमाणे देदिप्यमान अशा परब्रह्माचे ज्ञान होते ज्ञानाला अज्ञानाचा उपाधिरूपाने संबंध जडलेला असून ते अज्ञान जागृती स्वप्न आणि सुशुप्ती या तीनही अवस्थांमध्ये विद्यमान असते पण बुद्धीमध्ये ज्ञानाचा उदय झाला म्हणजे अज्ञानाचा क्षय होतो जो पुरुष परब्रा दोषाचा संपर्क आहे असे समजतो व ते संसरण पावणारे आणि आपणाहून भिन्न आहे असे समजतो त्याला शाश्वत अशा परब्रह्माचे ज्ञान होत नाही पण ज्या वैराग्य संपन्न पुरुषाला जीव आणि अभेदाचे अभेदा पारमार्थिक ज्ञान होते तो मोक्ष पर्थात काल जरा मृत्यु इत्यादी जय करून तो सनातन मोक्ष स्वरूप निर्विकार अविनाशी अशा ब्रह्म से ठाई लीन हो